अध्याय सातवा प्रपत्ति अथवा ईश्वर शरणता खंड 32 भक्तीचे भव्य भव्यदर्शन बंधूंनो अर्जुनापुढे स्वधर्माचा प्रसंग उभा असता स्वकीय व परकीय असा मोह पडून तो स्वधर्माचरण टाळू पाहत होता हा वृथा मोह पहिल्या अध्यायात दाखविला त्या मोहाचे निरसन करावे म्हणून दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली अमर आत्मा सर्वत्र भरलेला आहे देह नाशिवंत आहे व स्वधर्म कधीही सोडू नये असे तीन सिद्धांत तेथे मांडले व त्या सिद्धांतांची अंमलबजावणी करण्यास कर्म कर्मफलत यागाची युक्तीही सांगितली या कर्मयोगाचे विवरण करताना त्यातून कर्म विकर्म अकर्म या तीन वस्तू उत्पन्न झाल्या कर्मविकर्माच्या संगमापासून उत्पन्न होणारे दोन प्रकारचे अकर्म पाचव्या अध्यायात पाहिले सहाव्या अध्यायापासून भिन्न भिन्न विकर्मे सांगण्याचा आरंभ झाला आहे सहाव्या अध्यायात साधनेला लागणारी एकाग्रता सांगितली आता आज सातवा अध्याय आहे या अध्यायात विकर्माचे एक नवीनच भव्य दालन उघडले आहे सृष्टीदेवीच्या मंदिरात एखाद्या विशाल वनात ज्याप्रमाणे नाना मनोहर देखावे आपण पाहत जातो तसेच गीता ग्रंथात आहे सहाव्या अध्यायात एकाग्रतेचे दालन पाहिले आता जरा निराळ्या दालनात शिरू या दालन उघडण्यापूर्वी जगतर कागदावर एकाच कुंचलीने चित्रकार नानाविध चित्रे काढतो एखादा सतार वाजविणारा सात सुरातूनच अनेक राग आळवितो वाङ्मयात बावन्न अक्षरांच्या सहाय्याने आपण नानाविध विचार व भावना प्रकट करतो तसेच या सृष्टीतही आहे सृष्टीत अनंत वस्तू व अनंत वृत्ती दिसतात परंतु ही सारी अंतर्बाह्य सृष्टी एकच एक अखंड आत्मा आणि एकच एक अष्टधा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून निर्माण झाली आहे क्रोधी माणसाचा क्रोध प्रेमी माणसाचे प्रेम दुःखिताचे रडणे आनंदी माणसाचा आनंद आळशाचा झोपेकडील कल उद्योगी माणसाचे कर्मस्फुरण हे सारे एकाच चैतन्य शक्तीचे खेळ आहेत या परस्पर विरुद्ध भावांच्या मुळाशी एकच चैतन्य भरून राहिलेले आहे आतील चैतन्य एकच त्याप्रमाणे बाह्यआवरणाचेही स्वरूप एकच चैतन्यमय आत्मा व जडप्रकृती या दुहेरी मसाल्यातून सारी सृष्टी जन्मली आहे असे आरंभीस भगवान सांगून राहिले आहेत आत्मा व देह परा व अपरा प्रकृती सर्वत्र एकच असे असूनही माणसास मोह का पडावा भेद का दिसावा प्रेमी माणसाचा चेहरा गोड वाटतो दुसऱ्याचा कंटाळवणा वाटतो एकाला भेटावे दुसऱ्याला टाळावे असे का वाटते एकच पेन्सिल एकच कागद एकच चित्रकार परंतु नाना चित्रांनी नाना भाव उत्पन्न होतात चित्रकाराची यातच कुशलता आहे चित्रकाराच्या सतार वाजविणाऱ्याच्या त्या बोटात अशी कुशलता आहे की ते तुम्हाला रडवतात हसवतात त्यांच्या त्या अंगुलीत सारी खुबी आहे हा जवळ असावा हा जवळ नसावा हा माझा हा परका असे जे विचार मनात येतात व ज्यामुळे मनुष्य प्रसंगी कर्तव्यही टाळू पाहतो त्याला कारण मोह आहे हा मोह टाळावयाचा असेल तर सृष्टी निर्मिणाऱ्याच्या करांगुलीची करामत समजून घेतली पाहिजे बृहद आरण्यक उपनिषदात नगाऱ्याचा दृष्टांत दिला आहे एकाच नगाऱ्यातून नाना नाद निघतात काहींनी मी भितो काहींनी मी नाचतो हे सारे भाव जिंकून घ्यावायचे असतील तर नगारा वाजविणाऱ्याला पकडले पाहिजे त्याला पकडले की सारे आवाज पकडले भगवान एका वाक्यात सांगतात जो मायेस तरु इच्छील त्याने मला शरण यावे येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीची थडी सरले मायाचळ ही माया म्हणजे काय माया म्हणजे परमेश्वराची शक्ती त्याची कला त्याची कुशलता प्रकृती व आत्मा किंवा जैन परिभाषेत म्हणायचे तर जीव व अजीव या मसाल्यातून ज्यानेही अनंतरंगांची सृष्टी रचली त्याची जी शक्ती किंवा कला तीच माया तुरुंगात ज्याप्रमाणे ती एक जिन्सी एकच एक भाकर व ती एकच सर्व रसी डाळ त्याप्रमाणे एकच अखंड आत्मा व एकच अष्टधा शरीर यातून परमेश्वर नाना जिन्सा करून राहिला आहे या जिन्सा पाहून नानाविरोधी बरे वाईट भाव आपण अनुभवतो यांच्या जा पलीकडे जाऊन खरी शांती आपण अनुभवावयाची असेल तर या जिन्सा निर्माण करणाऱ्याला पकडले पाहिजे त्याची ओळख करून घेतली पाहिजे ती ओळख होईल तरच भेदजनक आसक्तीजनक मोह टाळता येईल तो परमेश्वर समजून घेण्याचे एक महान साधन एक थोर विकर्म सांगण्यासाठी या सातव्या अध्यायात भक्तीचे भव्य दालन उघडले आहे चित्तशुद्धीसाठी यज्ञ दान जोप्त ध्यानधारणा इत्यादी अनेक विकर्मे सांगितली जातात या साधनांना मी सोडा साबू रिठे यांची उपमा देईन परंतु भक्ती म्हणजे पाणी आहे सोडा साबू रिठे स्वच्छता देतात परंतु पाण्याशिवाय त्यांचे चालणार नाही पाणी नसले तर त्यांचे काय करायचे परंतु सोडा साबू रिठे नसले तरीही नुसते पाणी निर्मळत्व देऊ शकते त्या पाण्याच्या जोडीला ते आले तर अधिकस्य अधिकम फलम असे होईल तुधात साखर पडली म्हणू यज्ञ याग ध्यान तप या सर्वांत जिव्हाळा नसेल तर चित्त चित्तशुद्धी कशी होणार जिव्हाळा म्हणजेच भक्ती भक्तीची सर्व उपायांना गरज आहे भक्ती हा सार्वभौम उपाय आहे सेवेचे शास्त्र शिकलेला उपचारांची नीट माहिती असलेलाच मनुष्य रोग्याचे शुश्रूषेष जावा परंतु त्याच्या मनात जर कळकळ नसेल तर खरी सेवा होईल का बैल चांगला धष्टपुष्ट आहे परंतु त्याला गाडी ओढावयाची इच्छास नसेल तर तो अडून बसेल खड्ड्यातही गाडी घालील जिव्हाळ्याशिवाय केलेल्या कर्माने तुष्टीपुष्टी नाही खंड तेहतीस भक्तीने विशुद्ध आनंदाचा लाभ ही भक्ती असेल तर त्या महान चित्रकाराची कला पहावयास सापडेल त्याच्या हातातील ते कलम पहावयास मिळेल तो उगमाचा झरा व तेथील अपूर्व गोडी एकदा चाखली म्हणजे बाकीचे सारे रस तुच्छ व वा निरस वाटतील खरे केळे ज्याने खाल्ले तो लाकडाचे रंगीत केळे क्षणभर हातात घेईल सुंदर आहे म्हणेल व ठेवून देल। खरे केळे चाखल्यामुळे लाकडी केळ्याविषयी त्याला फारसा उत्साह राहत नाही त्याप्रमाणेच मूळच्या झऱ्याची ज्याने गोडी घेतली तो बाहेरच्या गुळखेबऱ्याने तो बाहेरच्या गुळखोबऱ्याने मिटक्या मारणार नाही एका तत्वज्ञानाला लोक म्हणाले चला महाराज शहरात आज मोठी आरास आहे तो तत्वज्ञानी म्हणाला आरास म्हणजे काय एक दिवा त्याच्यापुढे दुसरा त्याच्यापुढे तिसरा असे लाख दहा लाख कोटी वाटेल तेवढे समजा समजली मला आरास गणितश्रेणीत एक अधिक या याप्रमाणे अनंतापर्यंत असते संख्यांमध्ये ठेवावयाचे अंतर कळले म्हणजे सर्व संख्या मांडण्याची गरज नाही तसे ते दिवे एका पुढे एक ठेवले त्या तेवढे घडून जाण्यासारखे काय आहे पण मनुष्याला असले आनंद आवडतात तो लिंबू आणेल साखर आणेल पाण्यात मिसळी व मिटकी मारून म्हणेल काय छान झाले सर्वत जिभेला चाखण्याशिवाय धंदा नाही हे त्यात मिसळ ते त्यात मिसळ असल्या मिसळी खाण्यातच सारे सुख मी लहानपणी एकदा सिनेमा पाहावयास गेलो होतो जाताना बरोबर तरट नेले होते झोप आली तर त्यावर जावे हा हेतु. ती पडद्यावरची डोळे दिपविणारी आग मी पाहू लागलो दोन चार मिनटे ती आगीची चित्रे पाहून डोळा थकून गेला मी तरटावर निझलो व सांगितले संपले की उठवा रात्रीच्या वेळी बाहेर मोकळ्या हवेतील आकाशातील चंद्र तारे हे पाहणे सोडून तो शांतसृष्टीतील पवित्र आनंद सोडून त्या कोंदट थिएटरात आगीच्या बाहुल्या नाचताना पाहून टाळ्या पिटतात मला ते काही समजेना मनुष्य इतका निरानंद कसा त्या निर्जीव बाहुल्या पाहून शेवटी क्षणभर बिचारा आनंद मिळवितो जीवनात आनंद नाही मग कृत्रिम आनंद शोधतात एकदा आमच्या शेजारी टमटम सुरू झाले मी विचारले का बाजा सांगण्यात आले की मुलगा झाला जगात का तुला एकट्यालाच मुलगा झाला परंतु टमटम करून जगाला जाहीर करतो की मला मुलगा झाला म्हणून उड्या मारतो नाचतो गाणे करतो मुलगा झाला म्हणून असला हा पोरखेळ आहे आनंदाचा जणू दुष्काळ आहे दुष्काळात सापडलेले कुठे शीत दिसताच जशी उडी घालतात त्याप्रमाणे मुलगा झाला सरकस आली सिनेमा आला की हे आनंदाचे भुभुक्षित उड्या मारतात हा का खरा आनंद गाणे कानात शिरून त्या लहरी मेंदूला धक्का देतात डोळ्यात रूप शिरून मेंदूला धक्का बसतो हा धक्का बसण्यात बिचाऱ्यांचा आनंद सामावलेला असतो कोणी तंबाखू कुठून नाकात कोंबतो कोणी ती विडी विडीरूपाने तोंडात धरतो त्या तपकिरीचा किंवा त्या धुराचा ठसका बसला की त्यांना आनंदाचा जणू ठेवा मिळतो त्यांच्या आनंदाला विडीचे थोटूक मिळताच सीमा उरत नाही टॉलस्टॉल येतो त्या विडीच्या धुंदीत तो मनुष्य सहज एखाद्याचा खूनही करील एक प्रकारचा कैफसतो अशा आनंदात मनुष्य का दंग होतो खऱ्या आनंदाचा त्याला पत्ताही लागलेला नसतो मनुष्य पडछायाला भुलून राहिलेला आहे आज पंच ज्ञानेंद्रियांचाच आनंद तो उपभोगीत आहे डोळ्यांचे इंद्रिय नसते तर जगात चारच आनंद इंद्रियांचे आहे असे तो मानता उद्या मंगळावरून एखादा सहा ज्ञानेंद्रियांचा मनुष्य खाली आला तर मग हे पंच ज्ञानेंद्रियवाले खिन्न होतील वरडत म्हणतील त्याच्या मानाने आपण किती दुबळे सृष्टीतील संपूर्ण अर्थ पंच ज्ञानेंद्रियांना कसा समजणार त्यातल्या त्यात पंचविषयांत निवड करून माणूस रमत असतो बिचारा गाढवाचे ओरडणे कानात गेले तर म्हणतो अशुभ कानात गेले आणि तुझे दर्शन झाल्यामुळे त्या गाढवाचे नाही काही अशुभ होणार तुझे तेवढे बिघडते दुसऱ्याचे नाही का तुझ्यामुळे बिघडत मानून घेतो की गाढवाचे ओरडणे अशुभ एकदा मी बडोदा कॉलेजात असता युरोपियन गाणारे आले ते चांगले गाणारे होते ते शिकस्त करीत होते परंतु केव्हा पळ काढावयास मिळेल याची मी वाट पाहत होतो ती गाणी ऐकण्याची मला सवय नव्हती टाकली नापास करून आपले गवई तिकडे गेले तर कदाचित तिकडे नापास ठरतील संगीताने एकाला आनंद होतो दुसऱ्याला होत नाही म्हणजे हा खरा आनंद नव्हे हा फसवा आनंद आहे खऱ्या आनंदाचे दर्शन नाही तोपर्यंत या फसव्या आनंदावरच झुलू खरे दूध नव्हते मिळाले तोपर्यंत कालवलेले पीठच अश्वत्थामा दूध म्हणून पीत होता त्याप्रमाणे खरे स्वरूप तुम्ही समजलात त्याचा आनंद चाखलात म्हणजे इतर सारे फिके वाटेल त्या आनंदाला शोधून काढण्यासाठी भक्ती हा उत्कृष्ट मार्ग आहे या मार्गाने जाता जाता परमेश्वरी कुशलता कळेल ती दिव्य कल्पना आली म्हणजे बाकी कल्पना आपोआप ओसरतील मग क्षुद्र आकर्षण राहणार नाही मग जगात एकच आनंद भरून राहिलेला दिसेल मिठाईची शेकडो दुकाने असली तरी मिठाईचा प्रकार एकच जोपर्यंत खरी वस्तू मिळाली नाही तोपर्यंत चंचल चिमण्यांप्रमाणे एक कण इथे खाऊ एक कण तिथे असे करू मी पहाटे तुलसीरामायण वाचित होतो दिव्याजवळ किडे जमले होते तेथे ती पाल आली माझ्या रामायणाचे तिला काय होय किडा पाहून तिला किती आनंद झाला होता आता ती किडा मटकवणार तो मी जरा हात हलवला आणि ती गेली परंतु तिचे सारखे त्या किड्याकडे लक्ष होते मी स्वतला विचारले खातोस का तू तो किडा सुटते का तुझ्या जिभेला लाळ माझ्या जिभेला लाळ सुटली नाही मला जो रस भेटला होता त्याचा पालीला कुठे होता पत्ता तिला रामायणातील रस चाकता येत नव्हता त्या पालीप्रमाणे आपली दशा आहे नाना रसात दंगा आहोत परंतु खरा रस लाभेल तर किती बहार होईल तो खरा रस चाखावयास मिळण्याचे भक्ती हे एक साधन भगवान दाखवित आहेत खंड चौतीस सकाम भक्तीलाही किंमत आहे भगवंतांनी भक्तांचे तीन प्रकार सांगितले सकामभक्ती करणारा निष्काम परंतु एकांगी भक्ती करणारा ज्ञानी म्हणजे संपूर्ण भक्ती करणारा निष्काम परंतु एकांगी भक्ती करणाऱ्यांत पुन्हा तीन प्रकार आहेत एक आर्त दोन जिज्ञासू तीन अर्थार्थी अशा या भक्तिवृक्षाच्या निरनिराळ्या शाखा आहेत सकाम भक्ती करणारा म्हणजे काय काही इच्छा मनात ठेवून देवाकडे जाणारा ही भक्ती निकृष्ट प्रकारची आहे म्हणून तिची मी निंदा करणार नाही पुष्कळ लोक मान मिळावा म्हणून सार्वजनिक सेवेत पडतात बिघडले कोठे तुम्ही त्यांना मान द्या चांगला मान द्या मान देण्याने काही बिघडणार नाही असा मान मिळत गेल्याने पुढे सार्वजनिक कामात ते स्थिर होतील पुढे त्या कामातच त्यांना आनंद वाटू लागेल मान मिळावा असे वाटते याचा अर्थ काय याचा अर्थ हा की आपण जे काम करतो ते उत्तम आहे अशी मान मिळाल्यामुळे खात्री पट्टे। पडते ज्याच्याजवळ आपली सेवा चांगली की वाईट हे समजण्यास आंतरिक साधन नाही तो या बाह्य साधनावर विसंबून राहतो आईने मुलाला शाबासकी दिली की त्याला आईचे आणखी काम करावेसे वाटते सकाम सकामभक्तीचे असेच आहे भक्त सरळ देवाकडे जाऊन म्हणेल दे देवा देवाजवळ जाऊन सारे मागणे ही गोष्ट सामान्य नाही ही असामान्य वस्तू आहे ज्ञानदेवाने नामदेवाला विचारले यात्रेला येतोस का नामदेवाने म्हटले यात्रा कशाला ज्ञानदेव म्हणाले साधूसंतांच्या भेटीगाठी होतील नामदेव म्हणाला देवाला विचारून येतो नामदेव देवळात जाऊन देवासमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले देवाच्या त्या समचरणांकडे तो पाहत राहिला शेवटी रडत रडत त्याने विचारले देवा जाऊ का मी ज्ञानदेव जवळच होते या नामदेवाला का तुम्ही विडा म्हणाल बायको घरी नाही म्हणून रडणारे पुष्कळ आहेत परंतु देवाजवळ रडणारा भक्त सकाम असला तरी तो असामान्य आहे जी वस्तु खरोखर मागावयाची ती तो मागत नाही हे त्याचे अज्ञान होय म्हणून त्याची सकाम भक्ती त्या जठरत नाही बायका सकाळी उठून नाना व्रते करतात काढवातीने ओवाळतात तुळशीला प्रदक्षिणा घालतात कशासाठी तर देवाने मेल्यावर कृपा करावी म्हणून त्यांच्या मनाच्या त्यावेळा समजुती असतील परंतु त्यासाठी त्या व्रत त्या वैकल्ये उपास तापास करतात अशा व्रतशील घराण्यात थोर पुरुष जन्मतात तुलसीदासांच्या कुळात रामतीर्थ जन्मले रामतीर्थ फारसी भाषेचे ज्ञाते कोणी म्हटलं तुलसीदासांच्या कुळातील आणि तुम्हा संस्कृत येऊ हो नये रामतीर्थांच्या मनावर याचा परिणाम झाला कुलस्मृतीत एवढेच सामर्थ्य होते पुढे रामतीर्थांनी त्या स्मृतीने संस्कृतचा अभ्यास केला बायका जी भक्ती करता तिची चेष्टा करू नये भक्तीचे असे कण कण जेथे साठतात तेथे तेजस्वी संतत्ती उत्पन्न होते म्हणून भगवान म्हणतात माझा भक्त सकाम असला तरी मी त्याची भक्ती दृढ करेन त्याच्या मनात घोटाळे उत्पन्न करणार नाही माझा रोग बरा कर देवा असे तो कळवळून म्हणेल तर त्याची आरोग्याची भावना राखून मी त्याचा रोग बरा करीन कोणत्याही निमित्ताने तो मजकडे आला तरी मी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचे कौतुकच करीन ध्रुवाची गोष्ट पहा बापाच्या मांडीवर जागा मिळाली नाही म्हणून त्याच्या आईने देवाजवळ माग असे त्याला सांगितले तो उपासना करू लागला देवाने त्याला अढळ बसविले मन निष्काम जरी नसले तरी काय झाले मनुष्य कोणाकडे जातो कोणाजवळ मागतो हे महत्वाचे आहे जगापुढे तोंड न विंगाडता देवाला आळविण्याची वृत्ती महत्वाची आहे जगापुढे तोंड न वेंगाडता देवाला आळविण्याची वृत्ती महत्वाची आहे कोणत्याही निमित्ताने भक्तीच्या मंदिरात एकदा पाय ठेवा म्हणजे झाले प्रथम कामनेने आला तरी पुढे निष्काम भाल प्रदर्शन मांडलेले असते व म्हणतात अहो येऊन तर पहा कशी छान खादी निघू लागली आहे ती पहा निरनिराळे नमुने मनुष्य जातो त्याच्या मनावर परिणाम होतो तसेच भक्तीचे भक्तीच्या मंदिरात एकदा या म्हणजे तेथील सौंदर्य व सामर्थ्य समजेल धर्मराजाबरोबर स्वर्गात जाताना शेवटी कुत्राच राहिला भीम अर्जुन सारे वाटेत गळून पडले स्वर्गदाराजवळ धर्माला सांगण्यात आले तुला प्रवेश आहे परंतु कुत्र्याला मज्जाव आहे धर्म म्हणाला माझ्या कुत्र्याचा प्रवेश होत नसेल तर माझाही होणार नाही अनन्य सेवा करणारा कुत्रा का असेना तो इतर मीमी म्हणणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे तो कुत्रा भीमार्जुनांपेक्षा श्रेष्ठ ठरला देवाकडे जाणारा किडा का असेना तो परमेश्वराकडे न जाणाऱ्या मोठमोठ्यांहून थोर आहे देवळामध्ये कासव बसविलेले असते नंदी असतो परंतु त्या नंदी बैलाला सारे नमस्कार करतात तो सामान्य बैल नाही तो देवासमोरचा आहे बैल असला तरी देवाचा आहे हे विसरता येणार नाही मोठ्या अक्कलवंतांपेक्षा तो श्रेष्ठ आहे देवाचे स्मरण करणारा बावळाजीव विश्ववंध्य ठरतो एकदा मी रेल्वेने जात होतो यमुनेच्या पुलावर गाडी आली हृदय पुलकीत होऊन जवळच्या एका माणसाने नदीत दिडकी टाकली शेजारी एक चिकित्सक गृहस्थ होते ते म्हणाले आधीच देशदरित्री हे लोक असे पैसे व्यर्थ दवडतात मी त्यांना म्हटले तुम्ही त्या माणसाचा हेतु नाही ओळखला ज्या भावनेने त्या दोन दिडक्या त्याने फेकल्या त्या भावनेची किंमत दोन चार पैसे होईल की नाही ते पैसे इतर सत्कार्यास दिले असते तर जास्त चांगले दान झाले असते ते सारे मागून पाहो परंतु ही नदी म्हणजे ईश्वराची जणू करुणा होऊन राहिली आहे असे मनात येऊन त्या भाविकाच्या मनात काही भावना उत्पन्न होऊन त्याने त्याग केला या भावनेला तुमच्या अर्थशास्त्रात काही स्थान आहे का देशातील एक नदी पाहून त्याचे अंतःकरण द्रवले ही भावना तुम्हाच समजेल तर मग मी तुमच्या देशभक्तीची पारख करेन देशभक्ती म्हणजे का भाकर देशातील महान नदी पाहून सारी संपत्ती तिच्यात बुडवू तिच्या चरणी अर्पू दे असे मनात येणे ही केवढी देशभक्ती तो सारा पैसा ते पांढरे तांबडे तिवळे दगड ती किड्यांच्या विष्ठेपासून झालेली मोती पवळी त्या सर्वांची पाण्यात बुडविण्याइतकीच किंमत आहे परमेश्वराच्या पुढे ही सारी धूळ तुच्छमाना तुम्ही म्हणाल नदीचा व परमेश्वराच्या पायाचा काय संबंध तुमच्या सृष्टीत देवाचा संबंध आहे का कुठे नदी म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन सूर्य म्हणजे किट्सन बत्तीचा एक मोठा प्रकार त्याला काय नमस्कार करावा नमस्कार फक्त तुमच्या भाकरीला मग त्या भाकरीत तरी काय आहे ती भाकर म्हणजे एक पांढरी मातीच तिच्यासाठी का मिटक्या मारता एवढा सूर्य उगवला अशी ही सुंदर नदी दिसली तेथे परमेश्वरी अनुभव नाही यावयाचा तर कोठे यावयाचा तो इंग्रज कवी वर्डस्वत रडत म्हणतो पूर्वी मी इंद्रधनुष्य बगे तेव्हा नाचे कुदे माझे हृदय उचमबळे आज का बरे नाचत नाही पूर्वीची जीवनातील माधुरी गमावून मी का दगड बनलो सारांश सकामभक्ती किंवा अडाणी मनुष्याच्या भावना यांचेही महत्व फार मोठे आहे परिणामी त्यातून महान सामर्थ्य निघते जीव कोणताही व केवढाही असो तो परमेश्वराच्या दरबारात एकदा आला म्हणजे मान्य झाला अग्नीत कोणतेही लाकूट टाका ते पेट घेणार परमेश्वराची भक्ती ही अपूर्व साधना आहे सकाम भक्तीचेही परमेश्वर कौतुक करेल पुढे ती भक्ती निष्काम होऊन पूर्णतेकडे जाईल खंड पस्तीस निष्काम भक्तीचे प्रकार आणि पूर्णता सकाम भक्त हा एक प्रकार आता निष्काम भक्ती करणारे पाहू यात पुन्हा एकांगी आणि पूर्ण आणि एकांगी तीन तऱा पहिली तर आर्त भक्तांची आर्त म्हणजे ओलावा देणारा देवासाठी रडणारा विव्वळणारा जसा नामदेव देवाचे प्रेम केव्हा मिळेल त्याला मिठी केव्हा मारीन त्याच्या पायी केव्हा जडेन अशी तगमग असणारा प्रत्येक कार्यात हा भक्त जिव्हाळा आहे की नाही प्रेम आहे की नाही या भावनेने पाहि दुसरी तरह जिज्ञास उंची ही तरहा सांप्रत आपल्या देशात फारशी नाही कोणी शंकर पुन्हा पुन्हा चढतील व मरतील कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधार्थ जातील व आपले शोध कागदावर लिहून बाटल्यात घालून त्या पाण्यावर सोडून मरून जातील कोणी ज्वालामुखीच्या आत उतरतील हिंदुस्थानातील लोकांना मरण म्हणजे बाऊ कुटुंब पोचणे याहून पुरुषार्थ चुरला नाही जिज्ञासू भक्ताजवळ अदम्य जिज्ञासा असते प्रत्येक वस्तूतील गुणधर्म तो शोधतो मनुष्य नदीमुखाने सागराला मिळतो त्याप्रमाणे हा जिज्ञासूही शेवटी परमेश्वराला मिळेल तिसरी अर्थार्थींची अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा अर्थ म्हणजे पैसा नव्हे अर्थ म्हणजे हित कल्याण कोणत्याही गोष्टीची परीक्षा करताना याने समाजाचे कल्याण काय होईल ही कसोटी तो लावेल माझे लेखन भाषण सारे कर्म जगाच्या मंगलासाठी आहे की नाही हे तो बघेल निरुपयोगी अहितकर क्रिया त्याला पसंत नाही जगाच्या हिताची चिंता करणारा केवढा हा महात्मा जगाचे कल्याण हाच त्याचा आनंद प्रेमाच्या दृष्टीने सर्व क्रियांकडे पाहणारा तो आर्त ज्ञानाच्या दृष्टीने पाहणारा तो जिज्ञासू आणि सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीने पाहणारा तो अर्थार्थी हे तिन्ही भक्त निष्काम खरे परंतु एकांगी, एक, एक कर्मद्वारा दुसरा हृदयद्वारा तिसरा बुद्धीद्वारा देवाकडे येतो आता उरला प्रकार तो पूर्ण भक्ताचा यालाच ज्ञानी भक्त म्हणावयाचे या भक्ताला जे दिसेल ते सारे देवाचेच रूप कुरूप सुरूप राव रंक स्त्री पुरुष पशुपक्षी सर्वत्र परमात्म्याचे पावन दर्शन नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा अशी तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे नागाची पूजा हत्तींचे तोंड देवाची पूजा झाडाची पूजा हे जसे पागलपणाचे मासले हिंदू धर्मात आहेत त्यापेक्षा त्या ज्ञानी त्या भक्ताच्या ठिकाणी पागलपणाची कमाल झालेली असते त्याला काहीही भेटो किडा मुंगी किडामुंगीपासून तो चंद्र पर्यंत सर्वत्र एकच परमात्मा त्याला दिसतो त्याचे हृदय उचंबळते मगतया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती असे जे हे दिव्य भव्य दर्शन त्याला भ्रम म्हणा तर परंतु हा भ्रम सौख्याची राशी आहे आनंदाचा ठेवा आहे गंभीर सागरात त्याला देवाचा विलास दिसतो गायीत त्याला देवाची वत्सलता दिसते पृथ्वीत त्याची क्षमता दिसते निरभ्र आकाशात त्याची निर्मळता दिसते रविचंद्र ताऱ्यांत त्याचे तेज व भव्यता दिसते फुलात त्याची कोमलता दिसते दुर्जनात कसोटी पाहणारा तो देव दिसतो अशा रीतीने एकच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे हे पाहण्याचा ज्ञानी भक्ताचा अभ्यास चालू असतो असे करता करता एक दिवस तो ज्ञानी ईश्वरातच मिसळून जातो रविवार तीन एप्रिल एकोणीसशे बत्तीस